Yup. श्रीपाद वल्लभ न हरि दत्ता या दिवांद सरस्वती सर्वे नात पाीपादशे वल्लभ न हरी दत्ता ते या दिगा वासुदेवांद सरस्वती सर्वे ना पाठ पा श्री दत्त महात्म्य अध्याय एकतीसावा श्री गुरुदत्तात्रेयामहा गुरुदीपकाला म्हणाले पराजय झाल्याने अलर्कास मनाला विषम लागून त्याने बनात जाण्याचा विचार केला तो ओळखून सुबाहून सूचना दिली की अलर्क निघून जाते त्याला कुणी अडवू नये असे सर्वांना सांगून मार्ग मोकळा ठेवला रात्री घोड्यावर बसून अलर्क निघून गेला चिंतेने ग्रस्त होऊन वनात एकटा जाऊन एक आश्रम पाहून तो तेथे जाऊन बसला भोगलेले सुख मनात आठवून त्याने अनेक प्रकारे दुःख केले व मनात म्हटले प्रारब्धाची गती आता माझी मती खुंटली असे म्हणून त्याने नाना प्रकारे शोक केला तो म्हणाला हे कसले पाप की जे अत्यंत ताप देते माझी माता असती तर मला अशी स्थिती कधी झाली नसती आता पुढे काय मातेचे स्मरण होताच त्याला आठवले की वनात जाते वेळी पुढील भविष्य ओळखून तिने आपल्याला एक पत्र दिले होते आता प्रातकाळी स्नान करून मी ते पाहिन असा विचार करून तो सूर्योदय होण्याची वाट पाहू लागला सूर्य उदय असा आल्यावर त्याने मातेच्या चरणांचे स्मरण केले नंतर प्रात स्नान करून त्याने पेटीचे पूजन केले व आतील पत्र बाहेर काढून वाचले त्यात मातेने लिहिलेले होते त्याज सर्वात्म संग सी त्यु नक्य सदि सहकर्तव्य सतो दुस्सेशज काम हेय हातुचिच्य सह मुक्षा प्रतिकर्तव्य कामेशज अ संग सर्वथा सोडावा हे जर सर्वथा घडत नसेल तर साधूंचा संघ धरावा त्याने भव व्यथा नाहीशी होईल साधू हेच दुःसंगावरचे औषध आहे कामाचा सर्वथा त्याग करावा ते साधत नसेल तर मोक्ष मिळावा अशीच इच्छा मनापासून धरावी म्हणजे अनायासे परमधामाची प्राप्ती घडेल मातेचे असे लिखित वाचून त्याने त्यातील वृद्धगत जाणले तो मनात म्हणाला संत कोठे आहे हे मला माहीत नाही तेव्हा आश्रमात जाऊन एका ऋषींना वंदन करून हात जोडून अलर्काने प्रार्थना केली मला संत दाखवा मी त्याला सेवून माझे दुःख घालवेन ते ऐकून ऋषी म्हणाले दक्षिणेस सह्याद्री पर्वत आहे त्यावर श्री दत्त अवधूत राहतात त्यांचे दर्शन तू कर ते तुझ्यावर कृपा करतील प्रसिद्ध मातापुरास सुंदर आश्रम आहे त्याच्या समोर श्री दत्ताचे गिरीशिखर आहे अनसुयेचा सूत ज्याचे नाव श्री दत्त आहे जो योग्यांचे दैवत आहे आणि ज्याला संत वंदन करतात त्याचे दर्शन घेतल्याने संसाराचा भंग होईल त्या आश्वासक वचन ऐकून अलर्काचे मन द्रवले तो त्वरित निघाला आणि सह्य पर्वतावर आला त्याला श्री दत्ताश्रम दिसला तिकडे तो एकटा निघाला आश्रमात पोहोचल्यावर श्री दत्तांना मनोभावे त्याने वंदन केले व म्हटले अहो भक्त मला फार दुःख झाले आहे आपला अनुग्रह झाला तर माझे कुशल होईल आपली कृपादृष्टी होताच दुःख नाहीसे होईल म्हणून मी कळवळतो आहे मला ह्या पायांचाच आधार आहे त्याचे वचन ऐकून नत्रिनंदनाने मनात विचार केला हे मदालसेच्या पोटी उपजलेले रत्न आहे या ठिकाणी जास्त प्रयत्न करावा लागणारच नाही असे मनात आणून श्री दत्ताने हसून अलरकाला विचारले तुझ्या दुःखाचे ठिकाण मला दाखव दुखाचे स्थान सांग म्हणजे त्यावर डाग देऊ पण त्यापूर्वी तू कोण हे सांग मग तुझ्या दुखाचे निवारण करू हा प्रश्न एकता जलरकाच्या चित्तात विवेक जागा झाला तो आपण कोण याचा मनात शोध घेऊ लागला तो म्हणाला हा स्थूल देह जड असून त्याला पंचभूतांची सांगड आहे या देहावर नाना विकारांची धाड पडते आत्मा पूर्ण व सर्व आहे हा देह मात्र अपूर्ण आहे मी चिदात्मा ह्या देहापासून भिन्न वसद्रुपी आहे आपल्या बळाच्या योगे जो इंद्रियांना चलन वलन करतो तो, तो, तो प्राण तरी मी कसा होईन। मी तर साक्षीभूत आहे मनक्षणोक्षणी ठाई ठाई जात असते मी बिभू मात्र जागच्या जागी असतो हे निसंशय जागेपणी देहाला व्यापणारी झोपेमध्ये लपून जाणारी ती बुद्धी विज्ञान म्हणून हुन वेगळी आहे अहंकार हा तीन गुणांनी युक्त व स्वरूपी असून मी त्याच्याहून वेगळा असा शुद्ध बुद्ध व अमर आहे सर्वथा मी नर नाही अशा रीतीने मी स्वतःबद्दल निर्णय केला आता दुःखाचा विचार करू की ज्यामुळे ते दूर होईल नखापासून केसापर्यंत ह्या देहाच्या बाहेर किंवा आत शोध घेतला तरी दुःख दिसत नाही ते आत पहावे प्राण भूकताहन यांच्या वाचून असे दुःख कधी जाणत नाही सर्व इंद्रिय सेवकाप्रमाणे माझ्या सत्तेने वागतात मोह आणि द्वेषाचे मूळ मन हे स्वभावानी चंचल आहे ते सदैव सुखदुःखाची पाळणूक करते हे मन अन्नमय आहे विकाराने भ्रमते ते परकीय आहे त्याचे दुःख मला कसे चिकटेल असा विचार करून दुःखाचे कारण ओळखून अलर्क हसून म्हणाला मी शोध घेतला आकाश वायु तेज जल व पृथ्वी ही पंचभूते केवळ जड आहेत मी त्यांच्याहून शुद्ध असा निश्चळ सच्चित्मा आहे ज्ञाने चतुर्विद अंतकरण हे भौतिक विकार आहेत मी यांच्याहून भिन्न निर्गुण आहे मी कुठल्याही संघात नाही हे निश्चित जो संधाभिमान मोहाने घेतो तोच हे दुःख वाहतो हे गुरु विचाराने चाचपणी करून मी माझे रूप ओळखले आहे आता मी अनुभवाने सांगतो की हे दुःख मनाला झाले जो दुर्बोध विचार मोठमोठे मुनी शोधतात तो तुम्ही मला केवळ एका प्रश्नाने दिलात मी सदोदित असून माझी वाड की हानी मी पाहत नाही मग जे दुःख मनाने भासते त्याचा मी कसा बरे अभिमानी होईल भौतिक देह व इंद्रिये यांना जे सुख भासते ते वृद्धिक्षयाधिक व माईक आहे मला त्याचा संबंध नाही मी नित्य एकरूप व अजन्मा आहे मला काही कर्तव्य नाही मी तेजपुंज व धूम रहित आहे मी परिणामांच्या पलीकडला सर्व संगापासून मुक्त शुद्ध बुद्ध व अनंत असून सुख व दुःख जाणत नाही हा झड स्थूल देह पंचभूतांचा समूह असून सूक्ष्म देह भौतिक सूक्ष्माभूत समूह आहे मातीचा घडा स्वतःला सुद्धा जाणत नाही तो इतरांना काय जाणणार त्याचप्रमाणे हे शरीरद्वय म्हणजे स्थूल व सूक्ष्म पर भेद जाणत नाही स्थूल देहात कफ वात व वा पित्त या धातू आहेत त्या कुपित झाल्या म्हणजे स्थूल देहाला ताप येतो परंतु आपल्याला ताप आल्याचे त्याला कळत नाही ते कळणारा वेगळाच असतो काम इत्यादी विकार उठल्यावर सूक्ष्म देहाला ज्वर येतो त्याने ज्ञाता ज्वरित होतो काय हे आता मला समजले सर्व दुःखाचे कारण असा जो कारण देह तेथे अज्ञानच वास करते ते अज्ञान सुपर्श करत नाही असा विचार करता दुःख मानसाला दिसते मी जसाचा तसा आहे तर मग कसा दुःखी होईन तादात्म्यामुळे मला दुःख भासले म्हणून तुम्हाला विचारले आता मला समजली की ते दुःख मला झालेलेच नाही परख्याच्या दुःखाने मी दुःखी कसा होईन तेव्हा केलेल्या प्रश्नाचे उत्तर मीच देतो सुख व दुःख स्वप्नाप्रमाणे असतात मन हे त्यांचे स्थान असते मी स्वतः आत्माराम पूर्णकाम वा आनंद रूप आहे राजाने सांगितलेला हा सिद्धांत ऐकून दत्तात्रेयांनी विचारले तू हे निश्चित केले असशील तर आता सांग की तुला आता विजय पाहिजे की राज्य पाहिजे किंवा अपाय होऊ नये असे वाटते ते खरे सांग त्यावर राजाने उत्तर दिले भगवंता आता कशाची चिंता आता माझ्या चित्ताला राज्य अधिक आवडत नाहीत भावाने राज्य केले तरी ते तत्वता मी केले त्याची आता इच्छा नाही हे मी शपथेवर सांगतो जरी देह भिन्न आहेत तरी आत्मा अभिन्न आहे तेव्हा भावाने राज्य केले असता मी राज्यवान होणार नाही का श्री दत्त राजाला म्हणाले तुला जरी असे वाटते तरी लोकांच्या अनुभवास तू दरिद्र्याप्रमाणे दिसशील तुझ्या मागेपुढे हत्ती घोडे चालतील का किंवा भालदार पुढे उभे राहून तुझा जय जयकार करतील का तुझे मनोरथ व्यर्थ जातील बसायला रथ मिळणार नाही त्यावर अलर्काने उत्तर दिले मी शपथ वाहतो की माझे मनोरथ पूर्ण झाले हाता पायांचा संबंध सुद्धा मला जर नाही तर हे रथ घोडे व यांचा संबंध कोण करील मी असे तेव्हा देहाधिकांत संग आणि अश्वरिक अंगोपांग कोणाची मी स्वतःच सिद्ध आहे आता हत्ती घोड्यांची काय करज मी खरोखर सांगतो मला कशाची इच्छा नाही दातांनी जीभ चावली तर कोण दात पाडून टाकतो का किंवा हाताने हाताला मारले तर कोणी हात तोडेल का माझेच हात व माझे दात हे जाणून कोणी घात करील का येथे सर्व अद्वैत असल्याचे समजल्यावर शत्रू कोण म्हणून आता मला शत्रू नाही राज्याची इच्छा नाही व दुःखही नाही आता मी मोहात पडणार नाही चित्तात भ्रम असे पर्यंत अनिवार्य इच्छा उत्पन्न होत असतात परंतु आत्माराम होतात स्वतः सुखाचे धाम होते माझा भ्रम नाहीसा झाला आता मी निष्काम झालो असून मीच आता आत्माराम व सर्वथा आपतकाम म्हणजे सर्व इच्छा पूर्ती झालेला आहे एकच आकाश परंतु ते घट घर इत्यादी उपाधींमुळे वेगवेगळे दिसते त्याप्रमाणे देहरूपी उपाधी सुद्धा जीव सुद्धा अनेक भासतात आकाशाच्या ज्याप्रमाणे निर्विवादपणे भेद नाही तसाच आत्म्याचाही आहे तो परिच्छेदरहित आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत दुःख वाटते ज्ञान झाल्यावर नंतर कोण दुःख करील जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत ममता आहे आणि अज्ञापना आहे तोवर काम व लोभ राहतात आपण ही माझ्यावर मोठी कृपा केली त्यामुळे अहंता ममता दूर जाऊन अंतकरणात ज्ञान दीप उजळला जगात कोणी चिथू केली किंवा वाईट म्हणले की चित्ताला ते फार झोमते व अहंकार सरसावतो मांजर उंदीर खाता दुःख यत्किंचितही वाटत नाही परंतु त्याने पोपटाला पकडले कि वाईट वाटते आपल्या बाळाला ताप आला की आपल्याला काळजी वाटते परंतु शत्रूची मुले मेली तर काही वाटत नाही हा सगळा ममतेचा खेळ आहे ममता म्हणजे केवळ अहंताच आहे आज सर्व अनर्थाचे मूळच आपण छेदून टाकलेत आता मी विवेकी झालो मी सुखी नाही आणि दुखीही नाही ह्या जगात आता कोणी काहीही म्हण मी ते ध्यानी घेणार नाही प्रकृतीहून वेगळा असा निर्मनिरहकार आहे हे मला आज सर्वार्थाने निश्चितपणे समजले त्यावर श्री दत्त म्हणाले राजा माझी कृपा होताच तू स्वस्वरूप ओळखलेस व पुण्यपालास मी म्हंटले की संबंध निर्माण होतो संबंधामुळे बंधन निर्माण होते हृदयाचा वेध घेऊन संबंध नित्य शोकच निर्माण करतो यावतः कुरुते संबंधान मनस प्रियान तावतो ृदये शोकशंकवा प्राण्याच्या मनातून जोवर्पिय संबंध केले जातात तोपर्यंत त्याच्या हृदयात शोकरूपी शंखु रुजतात ममतेने बंध निर्माण होतो ममता तुटली कि तोही हि तुटतो मगकोठला संबंध विवेकी पुरुष निर्बंध होतो द्वे पदे बंधमोक्षाय ममेतीच ममेती बधते ते जुर्न मेती अर्थात बंध मोक्ष या करता, दोन पदे आहेत एक माझे व दुसरे माझे नाही माझे ह्या पदामुळे प्राणी बांधला जातो तर माझे नाही या पदाने मुक्त होतो तुझी माता श्रेष्ठा व ब्रह्मनिष्ठा होती मान्य योगनिष्ठा व वंद्य तपोनिष्ठा होती तिचे दूध तू प्राशन केलेस म्हणून क्षणात अंतःकरण शुद्धी व ज्ञान प्राप्ती झाली साधुसंगतीची ही थोरवी आहे तिची तुलना कशाने होईल क्षणभर झालेल्या सत्संगाची बरोबरी स्वर्ग सुखाला म्हणून पूर्ण वैराग्य प्रश्न केल्यावर आत्मज्ञान झाले आत्मज्ञानामुळे ममता व अहंता तू घालवून दिलीस ज्याप्रमाणे वेगवान वारा भाताचे तूस घालवून देतो अलरका या संसार वृक्षाचे त्याचे बीज अज्ञान हे आहे अहंकार हा अंकुर आहे ममता म्हणजे विस्तार पावलेल्या फांद्या आहेत गृह क्षेत्र व धन या उपशाखा आहेत आप्त, स्त्री पुत्र पुणे आहेत पुण्य व पाप हे कोंब आहे आणि सुख व दुःख ही त्याची दोन फळे आहेत हा संसार वृक्ष मोक्षाचा मार्ग अडवून टाकतो हे केवळ काल्पनिक आहे येथे सुख कोठून रे असंगरूपी शस्त्र घेऊन ज्यांनी हा वृक्ष मूळापासून तोडून टाकला त्यांनी मोक्ष प्राप्त केला तेच परंपती जाऊन सुखाने स्वस्त होऊन अद्वितीय होऊन राहिले हे निश्चित राज्य भूते इंद्रिय समूह असे जेजे जे जे स्थावर जंगम दिसते हे सर्व नाम जग म्हणजे मायेचे अगाध कर्म आहे जे हे देह इंद्रियआदि आहे ते मायेने निर्माण केलेले क्षेत्र आहे याहून वेगळा जो क्षेत्रज्ञ त्या संबंधी विचार करतो तोच ह्या जगी एक धन्य ज्याप्रमाणे कीडा उंबराहून वेगळा किंवा मा मासा जळाहून वेगळा याप्रमाणे ह्या जड क्षेत्राहून वेगळा असा क्षेत्रज्ञ तू जाणलास असाच शिष्य मिळावा जो गुरूंची दृष्टी पडता कृतार्थ व्हावा अन्यथा सेवा घेण्यासाठी गुरु भाव असतोच इति श्रीमत परमहंस परिवराजकाचार्यवर्य श्री सद्गुरुदेव सद्गुदेव श्रीमत्वासुदेवंद दे, विरचि श्रीदत्त महात्म एक श्री गुरदे दत्तात्रेयापणमस्त ल्लयाम्य वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुना पाठ पाठ